पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनुबंधोपाध्याय वाचक विद्या पाटील प्रकरण एकोणीसावे डाकू गांधीजी भिकाऱ्यांचे राजा होते तर डाकूंचे राजकुमार होते दिवसेंदिवस भारतात श्रीमंत माणसं अधिकाधिक श्रीमंत होत होती आणि गरीब माणसं अधिक गरीब होत होती हे गांधीजी पाहत होते त्यांनी स्वतःच्या समानतेची कल्पना लोकांना सांगायची होती भारतातल्या खेड्यांची पुनर्रचना करणं आणि ग्रामीण जनतेची अज्ञानदारिद्र्यातून सुटका करणं हे त्यांचं ध्येय होतं गांधीजींनी श्रीमताकडून पैसा घेऊन गरजूना दिला त्यासाठी त्यांनी तलवारी मशाली वापरल्या नाहीत तर प्रेम आणि नीतीही शस्त्र वापरली प्रेमानं लोकांची मनं वळवली आणि नैतिक दबाव निर्माण केला त्यांनी श्रीमंतांना त्यांचा पैसा आणि पंडितांना त्यांचं ज्ञान गरीब जनतेला द्यायला सांगितलं भांडवलदारांनी त्यांचा नफा कामगारांमध्ये वाटून द्यावा असं सांगितलं राजकर्त्यांनी प्रजेला मानवी हक्क द्यावेत हे सांगितलं आणि भित्र्या आळशी लोकांना त्यांचा आळस सोडून द्यायला सांगितलं परकी सत्तेला जनतेची कल्याणाची परवा नव्हती त्यामुळे त्यांनी भारतीयांनी ती सत्ता स्वतःच्या हाती घ्यावी यासाठी प्रोत्साहन दिलं त्यांच्यासारख्या समर्पित महात्म्यानं तळमळीनं केलेल्या या आव्हानाच्या जा। जादूई मोहिनीनं तरुण वृद्ध साधीबुळी ग्रामीण जनता आणि धूर्त नंदेवाईक सर्वांना सारखंच मोहित केलं एखाद्या चक्रीवादळासारखे ते भारतभीर फिरले आणि लोकांना त्यांची संपत्ती त्यांची मुलं त्यांचं सर्वस्व राष्ट्राच्या पायाशी अर्पण करायचं आवाहन केलं मूर्छित मनांना त्यांनी हलवून सोडलं देशसेवेसाठी मालकांनी आपली मुलं त्यांच्या स्वाधीन केली घराघरातल्या गृहिणींनी त्यांचे दागिने त्यांना दिले आणि गरीबांनी आपलं सगळं किडूकमिडूक त्यांच्या स्वाधीन केलं एकदा देशात पिकं जळून गेली शेतकरी निराश झाले होते सरकारला मात्र सगळ्याच्या सगळा सगा कर वसूल करायचा होता कर वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या धमक्यांनी गरीब जनता हताश झाली त्यांनी कर देण्यासाठी आपले बैल आणि आवतं विकायचा विचार केला गांधीजींनी त्यांना सरकारकडून कराची लूट करायचा सल्ला दिला जनतेनं कर देणार नाही अशी मोहीम सुरू केली गांधीजींच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह शेतकऱ्यांच्या एका तुकडीनं शपथ घेतली आम्ही सर्वजण असं घोषित करतो की आम्ही आपणहून सरकारला यावर्षी पूर्ण किंवा उर्वरित कर देणार नाही आमची जमीन जप्त केली तरी चालेल सरकारनं शेतकऱ्यांच्या जमिनी उभ्या पिकांचा जप्त केल्या गांधीजींनी शेतकऱ्यांना सांगितलं की तुमच्या मेहनतीचं फळ तुमच्या शेतात उभं आहे जमिनीवर जप्ती आली तर काय झालं तुम्हाला तुमचं पीक काढून घेण्याचा अधिकार आहे त्यांनी लोकांना शेतातून कांदा काढून घ्यायला सांगितलं त्याप्रमाणे सत्याग्रही स्वयंसेवकाच्या एका तुकडीनं कांद्याचं पीक काढून घेतलं सत्याग्रहीच नेते मोहनलाल पंड्या यांना अटक झाली ते तुरुंगातून सुटून आल्यावर त्यांचं शाही स्वागत झालं आणि त्यांना कांदा चोर अशी पदवी दिली गेली गांधीजी त्या सभेचे अध्यक्ष होते त्यांनी त्यांना स्वतःच्या हातानं विजय तिलक लावला आणखी एका प्रसंगी दुष्काळी परिस्थितीला गांधीजींनी रयत येला असाच सल्ला दिला सरकारी अधिकारी करवसुली न झाल्यामुळे संतप्त झाले आणि त्यांनी शेतकऱ्यांची घरं जप्त केली त्यांना झोपड्या सोडायला सांगितलं शेतकऱ्यांनी त्यांचं थोडं सामानसुमान गोळा केलं आणि ते त्यांची जन्मगावं सोडून निघून गेले अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या जमिनी विकायचा प्रयत्न केला पण कोणी घेणारा मिळेना या प्रकरणाची बरीच दीर्घ चौकशी झाल्यावर शेतकऱ्यांची मागणी अंशतः मान्य झाली आणि त्या वर्षाच्या करातून त्यांची सुटका झाली चंपारण्यात गोरेबळेवाले जनतेला निळीचं उत्पन्न घ्यायला सांगत पण नियमितपणे पैसे देत नसत जनतेला सक्तीनं काम करायला लावत आणि स्वतः मोठा फायदा उकडत असाच एक त्रस्त शेतकरी गांधीजींवर यावर उपाय विचारायला गेला गांधीजी तिथे गेल तपशीलवार चौकशी केली आणि शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिल त्यावर पुष्कळ पत्रव्यवहार सवा बायटका आणि आंदोलनानंतर ही वाईट प्रथा बंद झाली आणि निळीचा व्यवसाय करणाऱ्या गोऱ्यांचा प्रचंड नफा त्यांच्या हातून गेला चंपारण्यातून हा अनेक शतकांचा निळीचा कलंग धुतला गेला भारतात तेव्हा दररोई सरासरी उत्पन्न दिवसाला एक आनं पण त्या तुलनेत मिठावरचा कर मात्र भारी होता लक्षावधी उपाशी तपाशी जनता मीठ भाकरी खाऊन राहत असे त्यांना हा मिठावरचा कर फार जड होता देशाच्या काही भागात मीठ करणं आणि मिळवणं शक्य होतं काही ठिकाणी खाड्या होत्या काही ठिकाणी मिठाचे खडक होते पण मीठ तयार करायला कायद्याने बंदी होती या सगळ्याच्या विरोधात गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला त्यांनी हे शोषण बंद करण्याचा निर्धार केला एकतर मला जी हवं आहे ते घेऊन मी परत येईन किंवा तुम्हाला माझं मृत शरीर समुद्रावर तरंगताना दिसेल जर आम्ही मारले गेलो तर आम्ही स्वर्गात जाऊ जर आम्हाला पकडलं तर तुरुंगात जाऊ आणि विजयी झालो तर घरी परत येऊ साबरमती आश्रमापासून ते पंचवीस दिवसात दोनशे मैल पायी चालत गेले आणि दांडी किनाऱ्यावर मुठभर मीठ उचलून त्यांनी मिठाचा कायदा मोडला सरोजिनी नायडूंनी या कायदेभंगाबद्दल त्यांना हार घातला आणि विजय तिलक लावला गांधीजी म्हणाल मुठभर मीठ उचलणं हा तर पोरख झाला मी आता सगळंच मीठ ताब्यात घेणार आह सबंद भारतात लोकांनी कायदा तोडून मीठ तयार करायला सुरुवात केली पोलिसांनी अशा मिठासाठी वड्यासारखी शोधास्रोध सुरु कलि पडदा नशीन स्त्रियांच्या पालख्या देखिल मिठाच्या शोधासाठी उघडल्या जात होत्या एकदा गांधीजी मोटारीतून जात होते रस्त्यात पोलीस पाहून त्यांनी विचारलं माझ्याजवळ बेकायदेशीर मीठ आहे तुम्हाला मला पकडायचं आहे का गांधीजींनी घर सांच्या सरकारी मीठ भांडारावर हल्ला करायचा निश्चय केला त्यापूर्वी त्यांना अटक झाली तरीही त्यांच्या सत्याग्रहांची अहिंसक फौज मीठ भांडाराजवळ पोचली पोलिसांनी सत्याग्रहांना क्रूरपणे लोखंडी सळ्यांनी मारलं बऱ्याच जणांची हाडं मोडली डोकी फुटली रक्ताला जमीन लाल झाली भारतात इतर ठिकाणी देखील अनेक मिटाचे साठे लुटले गेले वर्षा वर्षभरातच मिटाचा कायदा सैल करण्यात आला घरगुती वापरासाठी मीठ बनवणं आणि जिथे मिटाचे नैसर्गिक साठे होते त्याच्या आसपासच्या गावात मीठ विकणं कायदेशीर झालं इंग्रज सरकारला गांधीजींसारख्या एका मजबूत शत्रूशी सामना करावा लागला आणि या शत्रूनं सिद्ध करून दाखवलं की फसवा पेक्षा सरळ लुटमार करणं ही अधिक चांगली गोष्ट आह इंग्रज भारतात व्यापारी म्हणून आले होते त्यांनी भारतातला व्यापार ताब्यात घेतला आणि कापड उद्योग नष्ट करून टाकला एकेकाळी भारतातल्या या कापड व्यापाऱ्याचा संबंध जग हे करीत असणकरांचे अंगठे कापून टाकले घरोघर चालणारे चरखे आणि हातमाग बंद झाले काही कारागिर शेती करू लागले तर काही मजुरी करून पोट भरू लागले कुशल कारागिरांचे अकुशल मजूर म्हणले जिथ एक समृद्धीचं साम्राज्य आनंदाने नांदत होतं तिथ दारिद्र्याचं वाळवंट पसरलं लंकशायर आणि मॅनचस्टरचं कापड भारतात येऊ लागलं आणि भारतातून कोट्यवधी रुपये इंग्लंडमध पोचू लागल जे इंग्रज व्यापारी हातात कापड मोजण्यासाठी काठी घेऊन आल तीच काठी आता राजदंड बनली इंग्रज इथल राज गांधीजींनी विदशी कापड विदि मद्य आणि विदि मालावर बहिष्कार टाकण्याची योजना तयार कलि ते अथकपणे भारतीयांना आग्रह करत राहिले की हातानं सूत काता हातमागावर कापड विना आणि तेच खादीचं कापड वापरा लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला गांधीजींनी हातात सूत काढण्याची आणि हातमागावर वस्त्र विणण्याची कला पुन्हा केली आणि विदेशी कापड आणि विदेशी मद्याच्या दुकानांसमोर धरणं धरण्यासाठी स्त्रियांचं एक पथक बनविलं शहरात आणि खेड्यात गांधीजी सभेत भाषण देत आणि विदेशी वस्तूंची होळी केली जाईल यामुळे विदेशी वस्तूंची आयात कमी झाली आणि इंग्रजांच्या मालकीच्या अनेक कापड गिऱ्या बंद पडल्या गांधीजींच्या सुतारच्या चेंडूंनी बंदुकीच्या गोळ्यांचं काम कलि आणि इंग्रजांचे कापड कारखाने बंद पडले हजारो मजूर बेकार झाले यानंतर अनेक वर्षांनी जेव्हा गांधीजींनी लँगशायरला भेट दिली तेव्हा मिल मजुरांसमोर बोलताना तिणाल इथली बकारी पाहून मला फार दुःख होत आह तुमच्याकड़ तीस लाख लोक बेकार आहेत आणि आमच्याकड जवळजवळ सहा महिने तीस कोटी लोक बेकार असतात इथे बेरोजगारांना सरासरी 70 शिलिंग भत्ता मिळतो तर आमच्याकडे सरासरी महिन्याचं उत्पन्न 7 शिलिंग आणि सहा पेन्स एवढं आहे भारतीय विणकरांच्या मुलाबाळांच्या तोंडची भाकरी ओढून घेऊन आपल्या संपन्न होण्याची इच्छा आहे का जर भारत स्वतःचं कापड निर्माण करू शकतो तर लँडशायरकडून कापड घेतलं पाहिजे हे नैतिक बंधन कशासाठी तुम्हाला लक्षावधी गरीब भारतीयांची थडगी बांधून स्वतःला समृद्ध होण्याची इच्छा आहे का त्यांच्या या मोकळ्या बोलण्यामुळे इंग्रज मजुरांमध्ये ती लोकप्रिय झाली आणि त्यांनी आनंदाने आरोळ्या देत त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला गांधीजींनी श्रीमंत आणि गरीब यांच्यामधली उत्पन्नाची आणि सामाजिक सुविधांची मोठी दरी बुजवण्याचा प्रचंड प्रयत्न केला एकदा एका भंगी सभेत एका स्त्रीनं आपल्या हातातल्या दोन सुऱ्याच्या वांगड्या गांधीजींना भेट दिली आणि ती म्हणाली अलीकडे पती आपल्या पत्नीसाठी फार काही शिल्लक ठेवत नाही त्यामुळे मला आपल्याला ही लहानशीच भेट द्यावी लागत आह माझ्याकडे आता एवढंच उरलेलं आहे हरिजनांच्या सेवेसाठी यापणेचा स्वीकार करा गांधीजी म्हणाले मला मान्य आहे की मी डॉक्टर वकील आणि व्यापारी यांना गरीब बनवला आहे आणि त्याचा मला पश्चाताप नाही भारतासारख्या गरीब देशात जिथे रोज एका पशे लोक काही मैल चालत जातात तेव्हा किमती दागिने घालणं कोणालाही शोभत नाही काही वेळा तरुण श्रियांच्या हातातून बांगड्या निघत नसत तेव्हा गांधीजी त्या बांगड्या कापून घेत काही लोक टीका करत की हे स्त्रियांचे दागिने काढून घेतात पण गांधीजी उत्तर देत माझी तर इच्छा अशी आहे की सभेला येणाऱ्या हजारो भगिनींनी सगळे तरी बरेसे दागिने दान देऊन टाकावेत त्यांच्या या आव्हानानं अनेक स्त्रियांना स्फूर्ती दिली आणि त्यांनी आपले दागिने दान म्हणून देऊन टाकले एकदा एका तरुण विधवा स्त्रीनं गांधीजींना घरी बोलावलं आणि त्यांना दागिन्यांचं दान दिलं आणखी एका विवाहित तरुण स्त्रीचे पती महिना चाळीस रुपये मिळवत असे तिने गांधीजींना घरी यावं आणि आपले दागिने स्वीकारावेत म्हणून उपोषण सुरू केलं एका सार्वजनिक सभत्त किशोर वयाची कौमुदी नावाची मुलगी व्यासपीठावर गेली तिने आपल्या गळ्यातला सोन्याचा हार बांगड्या आणि कानातली काढून गांधीजींना दिली गांधीजी अशा दात्यांकडून दिलखा दागिने पुन्हा बनवून घेणार नाही असं वचन घेत कारण स्त्रीचा खरा दागिना तिचं चारित्र्य आणि पावित्र्य हाच आहे अगदी कोळ्या वयाची सुद्धा यातून सुटली नाहीत एकदा एक छोटी मुलगी त्यांना फूल देण्यासाठी आली आणि गांधीजींच्या दृष्टीला तिच्या हातातली अंगठी पडली त्यांनी ती अंगठी देण्यासाठी तिचं मन वळवलं एकदा एका मुलानं सुदऱ्यावर सोन्याची बटणं लावलेली होती गांधीजींनी ती घेतली आणि त्याला म्हणाले आता तू मला योग्य प्रकारे नमस्कार कर आणि जा पालकांच्या परवानगीशिवाय ते मुलांकडून कधीही दागिने घेत नसत गांधीजी अजब डाकू होते या डाकूंचे लोक स्वागत करत त्यांच्यावर विश्वास ठेवत आणि त्यानं आपल्याला लुठलं याबद्दल कृत्यकृत्य होत त्यांच्या एका भक्तानं त्यांना एकदा सांगितलं की तुम्ही माझ्या घरी राहिलात तर मी तुम्हाला प्रत्येक मिनिटाला एकशे सोळा रुपये देईन पण गांधीजींना त्यांच्याकडे दोन मिनिटं थांबण्या एवढाच वेळ होता एकदा गांधीजी अचानक आजारी पडले बातमी ऐकून त्यांचा डॉक्टर मित्र धावतच तिथे पोहोचला गांधीजींनी त्याला चेष्टेनं विचारलं मला तपासण्याबद्दल तू मला काय फी देणार त्यामुळे डॉक्टरांनी तपासण्याबद्दल स्वतः फी घेण्याऐवजी आपलं पाकिट तिथे रिकामा केलं मोतीलाल नेहरू आणि देशबंधू दास यांनी गांधीजींच्या डाकेसारखी आपली हजारो रुपयांची वकिली सोडून दिली आणि राजवड्यासारखी आपली घरं राष्ट्राला अर्पण केली अशा प्रकारे गांधीजींनी हजारो अमीरांना फकीर बनवून टाकलं